वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकशे दहावा दीड एक योजन गेल्यावर पश्चिमाख होऊन राहणारी पुण्यसलीला शरयोना रामाच्या दृष्टीस पडली तिच्यात अनेक ठिकाणी भोवरे होते प्रजाजनांसह आलेला राजा रघुनंदन राम इकडे तिकडे सर्वत्र फिरला आणि योग्य त्या जागी आला त्या समयी देव आणि महात्मे ऋषी यांच्यासह स्वर्गित होता तेथे दिव्य शतकोटी विमानाने वेढलेले असे आले त्यावेळी आकाश दिव्य तेजाने भरलेले उत्कृष्ट रीतीने प्रकाशमान झाले होते कारण तेथे स्वतःची प्रभा असलेले पुण्यकर्मी स्वतेजाने तळपणारे स्वर्गीय जन जमा झाले होते अनेक पवित्र सुगंधी आणि सुखप्रद वारे वाहत होते आणि देवाने महापुराप्रमाणे सोडलेली पुष्पांची वृष्टी होत होती शेकडो तुतार यांचा नाद बघला गंधर्व आणि आपसरा यांची गर्दी झाली होती अशा वेळी राम शरीरच्या पाण्यात पायी चालू लागला तेव्हा अंतरिक्षातन पितामुळ बोलले विष्णू ये तुझे भले हो राघवा तू आलासेचा आनंद होतो देवासारख्या भावासह तू आता आपल्या देहात प्रवेश कर तुला महाबाहो ज्या आपल्या कायेत प्रवेश करण्याची सनातन आकाश रूपात कोणत्याही रूपात प्रवेश कर देवा तूच लोकांची शेवटची गती आहेस तुझ्याशी पूर्वी विवाह झालेल्या विशाल नेत्रांच्या मायेखेरीज तुला कोणीही जाणू शकत नाही तू अचिंत्य अक्षय अजर असे महत्भूत आहेस महत्जे रूपात तू स्वतः प्रवेश करून त्या महामतीने मनाशी निश्चय करून आपल्या शरीरासह आणि धाकट्या भावांसह वैष्णवी तेजात प्रवेश केला मग विष्णू मग झाले विष्णुमय झालेल्या त्या देवाची देवता साध्य मरुद गण यांनी आग्नेला पुढे करून इंद्रासह पूजा केली जे दिव्य ऋषी गंधर्व अप्सरा सुपर्ण नाग यक्ष दैत्य दान राक्षस होते त्या सर्वांनी त्याचा सत्कार केला सर्व काही संपन्न आनंद युक्त झाले सर्वांचे मनोरस उत्तम प्रकारे पूर्ण झाले उत्तम उत्तम स्वर्गाचे न्यून निघून गेले असे उद्गार देवाने काढले त्यावेळी ते महा तेजस्वी विष्णू पितामाहना म्हणाला या सर्व लोकसमुदायाला सुव्रता तुम्ही उत्तम लोक द्यावा हे सर्व यशस्वी जन प्रेमाने माझ्या मागोमाग आले ज्याने माझ्या करता स्वतःचा त्याग केला अशा भक्तांचीच काळजी व्हायची असते विष्णूचे हे भाषण ऐकून लोक गुरु प्रभू ब्रह्मदेव म्हणाले संतान नावाच्या लोकात हे सगळे जातील जे कोणी मानवे तर जीव जंतु तुझेच चिंतन करीत भक्तीने प्राणत्याग करतील ते सर्व ब्रम्ह गुणाने युक्त होऊन ब्रह्म लोकासमीपतान लोकात वास करतील वानर आणि वृक्ष हे आपापल्या देव योने जातील ज्या देवांपासून जे जन्म पावले ते सगळे त्या देवात प्रविष्ट मंडळात प्रविष्ट तेव्हा तीर्थापाशी ते ते ते आले आनंदाच्या अश्रू त्यांचे डोळे भरून आले होते त्या सर्वांनी शरीरचा आश्रय केला त्या पाण्यात त्याने ज्याने डुपकी मारून हर्षभराने प्राणत्याग केला तो तो आपला मनुष्य सोडून विमानात जाऊन बसला शेकडो मानव इतर योनीतील प्राणी देखील शरीरच्या पाण्यात जाऊन स्वर्गात गेले त्यांची शरीरे प्रकाशमान झाली ते दिव्य देहधारी होऊन देवांप्रमाणे प्रकाशयुक्त झाले शरीरच्या पाण्यात जाऊन स्थावर आणि जंगम जे सर्व होते त्यांनी त्या पाण्यात भिजवताच ते देव लोकाला गेले जे कोणी वृक्ष वानर राक्षस त्या ते गेले तेही आपले देह पाण्यातच टाकून स्वर्गात गेले त्या सर्व आलेलेना व्यवस्थित स्वर्गात बसवून लोकगुरु ब्रह्मा हर्षभरित झालेल्या आनंदित देवासह हो, महास्वर्गाकडे गेले उत्तरकांडाचा एकशे दहावा स्वर्ग समाप्त